पुस्तक पंचायत राज्य लेखक गांधीजी वाचक विद्यापाटील प्रकरण सातवे सर्वांगीण ग्रामीण विकास माझा कल्पनेतील प्राथमिक ग्राम हे अगदी बलिष्टार बलिष्ठांमध्ये बलिष्ट असे असेल माझा काल्पनिक ग्रामाची लोकसंख्या एक हजार असेल स्वयंपूर्णतेच्या पायावर जर ते चांगले संघटित केले गेले तर अशा ग्रामाला नमुनेदार कामगिरी करून दाखविता येईल हरिजन चार आठ एकोणीशे शेहेचाळ गावातील लोकांनी आपण तयार करीत असलेल्या वस्तू इतक्या सुबक कराव्या व त्यात इतक्या प्रावीण्य मिळवाव की त्यांना बाहेर चांगली मागणी आलीच पाहिजे आपली खेड़गाव चांगल्या रीतीने विकसित झाली म्हणजे कला नैप्ण्य वा कारागिरी उत्तम प्रकारे संपादन केलेल्या लोकांचा तुटवडा कधीच जाणवणार नाही गावातच कवी कलाकार रचनाकार भाषातज्ज्ञ संशोधक सर्व काही असतील थोडक्यात सांगायचे तर जीवनात हवीशी वाटणारी कोणतीही गोष्ट खेडेगावात नाही असे होणार नाही हल्लीही गावे म्हणजे नुसते उकरडे झालेआहेत पण उद्या तीस नंदनवनातील छोटेछोटे बगीचे बनतील आणि तेथे हुशार शहाणे लोक वस्ती करतील असे की ज्यांना कोणी फसवू शकणार नाही की लुबाडू शकणार नाही अशा प्रकारे खेड्यांची पुनर्घटना करण्याला प्रारंभ आताच झाला पाहिजे हे प्नर्घटनेचे काम हंगाई स्वरूपाचे असता कामा नाही कायम स्वरुपाचे पाहिजे कारागिरी धंदे कला आरोग्य शिक्षण या सगळ्या गोष्टींचा एकत्र विचार करून योजना आखली पाहिजे नई तैल योजनेत या चारही बाबींचे मिलन सुंदरतीने झाले आह आणि गर्भावस्थेपासून मरणापर्यंत एका व्यक्तीचे शिक्षण कसे चालावे याचा विचार त्यात आहे म्हणून एकमेकांपासून अलग असलेल्या अशा विभागांमध्ये ग्रामोद्वाराचे कार्य मी सुरु करणार नाही तर अशी एखादी कामगिरी हाती घेईन की जिच्यामध्ये या चारी बाबींचे एकत्रीकरण आहे कारागिरी आणि धंदा ही शिक्षणापासून निराळी आहेत असं मी मानणार नाही शिक्षण देण्याची ती माध्यमे आहेत असे मी मानिन तेव्हा या योजनेत नी तालीमचा अंतर्भाव झाला पाहिजे हे नक्की हरिजन दहा अकरा एकोणीसशे शेएच्या ग्रामीण पुनर्घटनेमध्ये ग्रामीण सफाईचा समावेश नसेल तर सध्या आहे त्याप्रमाणे आपली खेडेगावे म्हणजे घाणीचे ढिगच राहतील ग्रामातील सफाई हा ग्रामीण जीवनाचा जिव्हाळ्याचा भाग आहे तो जितका महत्वाचा आहे तितकाच अंमलात आणण्याला कठीण आहे युगानुयुगे चालत आलखा घाणेळ्या सवयी साफ नाहीशा करायला भगीरथ प्रयत्न करावे लागतील ज्या ग्रामसवकाला ग्रामीण सफाईचे शस्त्र समजलेले नाही व जो यशस्वी भंगी नाही त्याला ग्राम कार्यात नीट नीटपणे समाविष्ट होताच येणार नाही हे प्राया बहुतेकांना मान्य झाल्यासारखे दिसत आहे की खेरीज शिक्षणखेरीज हिंदुस्थानातील लक्षावधी मुलांना शिक्षण देणे अशक्य प्राय आहे तेव्हा ग्रामसेवकाने प्रथम स्वतः ते, ते घेऊन त्यात पारंगत झाले पाहिजे आणि नंतर स्वतः नी तालीम पद्धतीचा शिक्षक झाले पाहिजे नी तालीम घेता घेता प्रौढ शिक्षणाचा प्रश्न आपोआप सुटेल ज्या ठिकाणी हे नवं शिक्षण नीटपणे रुजले आहे तेथे मुलेच आपल्या आपल्या बापांचे शिक्षक होतात ते कसेही असो ग्राम ग्रामसेवकाने प्रौढ शिक्षणही आपल्या अंगावर घेतले पाहिजे स्त्रीला पुरुषाचे अधिक चांगले अर्धांग असे म्हणतात जोपर्यंत कायदेशीर रीतीने स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने हक्क मिळत नाही जोपर्यंत मुलीचा जन्मप्रसंग हा मुलाच्या जन्मप्रसंगा इतकाच आनंदाचा समजला जात नाही तोपर्यंत आपण अशी खुणगाट बांधली पाहिजे की हिंदुस्थानाला अर्धांगवाद झाला आहे म्हणून प्रत्येक ग्रामसेवकाने प्रत्येक स्त्रीला आई बहीण अथवा मुलगी मांडली पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे अशा ग्राम ग्रामसेवकालाच गावकऱ्यांचा खरा विश्वास संपादन करता येईल जे लोक निरोगी नाहीत त्यांना स्वराज्य कधीच मिळवता येणार नाही म्हणून आपल्या लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपाचे धनी आपण होऊन मागणार नाही प्रत्येक ग्रामसेवकाला आरोग्य रक्षणाच्या सामान्य तत्वांचे ज्ञान असलेच पाहिजे एक समान भाषा असल्याशिवाय एक राष्ट्र कधीच अस्तित्वात येणार नाही हिंदी हिंदुस्तानी उर्दू वगैरे चर्चेच्या उचापतीत न पडता ग्रामसेवकाने इतके ज्यान संपादन करावे की त्याने बोललेली भाषा हिंदू व मुसलमान गावकऱ्यांना समजेल आपल्या इंग्रजी भाषेवरील उतू जाणाऱ्या प्रेमाने आपल्याला प्रांतिक भाषांशी बेइमान बनवले आहे या प्रतारणेच्या पापाचे प्रायचित्य म्हणून का होईना ग्रामसेवकाने गावकऱ्यांच्या ठिकाणी आपल्या भाषेबद्दलचे प्रेम वाढीस लावावे त्याने हिंदुस्थानातील सर्व भाषांबद्दल सारखा सादर बाळगावा आणि ज्या भागात तो काम करीत असेल तेथील भाषा त्यांनी शिकलीच पाहिजे त्याने असे केले म्हणजे ग्रामस्थांचा आपल्या स्वतःच्या भाषेबद्दलचा आदर वाढेलच परंतु आर्थिक समानतेच्या भक्कम पायावर जर सर्व बांधकाम झाले नाही तर ते वाळूच्या किल्ल्याप्रमाणे होईल आर्थिक समानता याचा अर्थ केव्हा असा समजता कामा नये की जगातील उपभोग्य वस्तूंची प्रत्येक मनुष्याला सारखी वाटणी मिळावी परंतु या समानतेचा इतका अर्थ खचितच आहे की प्रत्येकाला रहावायला घर असावे पुरेसे आणि पौष्टिक अन्न खाण्याला मिळावे आणि अंगभर खादीची वस्त्रे मिळावीत शिवाय असाही अर्थ जरूर आहे की आज अस्तित्वात असलेली क्रूर असमानता अहिंसक मार्गांनी नाहीशी व्हावी हरिजन अठरा आठ एकोणीसशे चाळीस